श्री वशेष होणारे रामा राक्षस कुलरूपी वनातील पुष्प मंजरीप्रमाणे शोभायमान असणारी ती राक्षसी त्या निबिड अंधकारातून एखाद्या मेघमाले प्रमाणे गंभीर स्वराज ओरडली नंतर मोठा हुंकार देऊन मेघगर्जनेनंतर जसा गारांचा वर्षा होऊ लागतो त्याप्रमाणे बाह्यता भोत्पादक परंतु स्वरूपता मृदू असे भाषण करण्यास तिने प्राव केला राक्षसी म्हणाले आहो आहो या घोर रूपे आकाशात चंद्र सूर्याप्रमाणे प्रकाशमान होणारे किंवा सर्व भूताना आधारभूत अशा महामायेच्या कोशातील किड्याप्रमाणे दिसणारे तुम्ही आहात तरी कोण तुम्ही आत्मज्ञान संपन्न असा किंवा मूळ बुद्धीचे असा ज्या अर्थी तुम्ही या अरण्यात प्रवेश करून आला आहात अर्थी माझ्या मुखात जाऊन पडणारे तुम्ही घास आहात हे, हे खूप लक्षात ठेवा तेव्हा एका क्षणातच मी तुम्हाला आता घट्ट करून टाकते विक्रमराजा म्हणाला अरे शूद्र भू तू आहेस तरी कोण तू कोठे उभा राहिलायस अरे निदान आम्हाला तुझे मुख तरी दाखव तुझी ओरडाओरड ओरडाओरड आम्हाला तर एखाद्या भ्रमरीच्या गुणगुणण्याप्रमाणेच भासत त्यामुळे तुझ्या या असल्या क्षुद्र गुमगाटाला कोण भीक घालतो अरे ज्याना एखाद्या करायचे असते ते नुसती दटावणी न दाखवता सिंहाप्रमाणे आपल्या कार्यावर झडप घालत असत तरी या तुझ्या चेष्टा बंद कर आणि तुझ्या अंगात जे काय सामर्थ्य असेल ते आम्हाला दाखव तू आत्मज्ञान संपन्न असेल तर हे सुवरता तुला काय पाहिजे ते सांग तू मागशील ते देण्याला मी समर्थने सिद्ध आहे माझ्या तुला काही मागून घ्यायचं असेल तर मोठमोठ्याने ओरडून आणि अशी एक पोकळ भीती दाखून अशा प्रकारे कसे का साधणार अथवा तुझे ओरडणे वा दरडावणे हे तुझ्याच भीतीचे तर दर्शक नाही ना कसे का जाणार तुझे मायेचे शरीर आणि तुझे माईक शब्द आमच्या लवकर पडायला हवे कारण दीर्घसूत्री मनुष्य विलंब करून आपल्याच कार्याचा नाश करून घेतात यापेक्षा अधिक काही त्यांच्या पत्रात पडू शकत नाही याप्रमाणे राजाचे ते भाषण ऐकल्यानंतर आहाहा, हा हे भाषण किती रमणीय असे मनात आणून आता आपण प्रगट व्हावे या हेतुने ती राक्षसी मोठ्याने ओरडली आणि त्या उभय धैर्य खचून जावे असा हेतू बाळगून मोठ्याने हसली थोड्या वेळानंतर आपल्या ओरडण्याने दश दिशांना दणानून आणि आपल्या विचकलेल्या दातांच्या प्रभेमुळे प्रकट होणारी ती राक्षसी त्या उभय त्यांनी अवलोकन केली त्यावेळी कल्पांत कालाच्या आभ्रामधून निघालेल्या विद्युत रूपी वज्राघाताने चूर्ण झालेली जी एखाद्या पर्वताची टेकडीच आहे किंवा आपल्या नेत्रातून निघणाऱ्या विद्युत प्रकाशाने आणि हातामध्ये धारण केलेल्या शंख वलयरूपी बगळ्यांच्या योगाने जी आकाशाला जण उज्ज्वल करत आहे तिमिरूपी एकानवातील आणि ओरडण्यामुळे जिचा काळा कंठ फुगलेला आहे त्रि कृष्ण त्या राक्षसीच्या विविध लीला चालू होत्या क्रोधामुळे कडकडा दात खाताना होणाऱ्या गर्जनेमुळे भीतीग्रस्त झालेल्या निशाचरांना आपले प्राण टाकायला लावणारी आणि पृथ्वीपासून अंतरिक्षापर्यंत उभारलेल्या कादळाच्या स्तंभासारखी दिसणारी ते प्रचंड राक्षसी आपल्या लिल्यामुळे प्रकाशमान दिसत होती तिचे ते काळेकुट्ट शरीर मस्तकावर उंच उभे राहिलेले केस अंगावर तटतटून फुगून आलेल्या शिरा आणि कपिल नेत्र हे सर्व पाहून यक्ष राक्षस आणि पिशाचे इत्यादी कार्यंत थोर भीती उत्पन्न होत होते तिथे तोंड आणि नागपुड्या ह्यांच्यामधून जोराने चाललेल्या श्वासोश्वासामुळे मोठा भीषण ध्वनी होत होता तिच्या केशामध्ये उखळे मुसळे देवट्या नांग वगैरे पर्वतावरील त्याप्रमाणे किंवा आपल्या विकट हास्याने जिने सर्व दानवांचा संहार केला आहे अशा काल रात्रीप्रमाणे ती दिसत होती शरद ऋतूतील मेघाने युक्त असलेले आकाश हे जण अरण्य असून ते त्या राक्षसीच्या रूपाने प्रगट झाले की काय असे वाटू लागले मोठमोठ्या अभराने अमावस्याची रात्रधण शरीर धारण करून आली आहे चिखलाचा ढीकच्या ढीक त्या राक्षसीच्या शरीर रूपाने आविर्भूत झाला आहे किंवा प्रत्यक्ष चंद्र सूर्याबरोबर युद्ध करण्याकरता खुद्द अंधकाराने तिच्या शरीराचा आश्रय केलाय की काय असे वाटत होते इंद्र नीलप्रमाणे मेघा आणि त्यावरून तिने गळ्यात घातलेल्या दिसत तस होत्या तसेच तिच्या विशाल शरीरावरून मोठमोठी जळकी लाकडी लोंबत होती तशात तिच्या शरीराचा वर्णही काळाकोट होता मोठमोठ्या शिराने युक्त असलेले तिचे हात हाडां झाडांच्या मोठमोठ्या फांद्याप्रमाणे लोंबत असून ते अगदी निश्चल होते परंतु या तऱ्हेची ती राक्षसी जरी महाभयंकर दिसत तरी विक्रमराज आणि त्याचा मंत्री हे न डगमगता किंवा न भीता तिच्याकडे पाहतपणे ताट उभे राहिले होते याचे कारणही उघडच आहे कि जी स्थिती सामान्य माणसांना भेदरून सोडते तीच विवेकशील चित्ताला सत्यासत्य निर्णय करता येण्या असल्यामुळे त्याला केव्हाही मोह पाडू शकत नाही मग मंत्री म्हणाला हे महाराक्षसी तू जर खरोखरच महान पराक्रमी आहेस तर आम्हाला खाऊन टाकण्यासारख्या क्षुद्र कामात तुला एवढा मोठा आटापिटा आणि तडफडाट कशाला करायला पाहिजे आता तूच क्षुद्र असलीस तर क्षुद्रकार्यासाठी चाललेली ही तुझी तडफड तुझ्या क्षुद्रतेला साजेशीच आहे तसे असेल तर तुझ्या दरडावण्याला आम्ही मुळीच किंमत देत नाही हे राक्षसी हे तुझे दरडावणे आणि व्यर्थ बडबडणे बंद कर। करण तुझ्या मोठेपणाला हे शोभत नाही जे पुरुष बुद्धिवान असतात ते आपल्या कार्यसिद्धीच्या बाबतीत आडमार्गात न शिरता सरळ मार्गाचाच अवलंब करत असतात राक्षसी तुला आपल्या रा सामर्थ्याच्या संबंधातच कदाचित फार घमेंड वाटत असेल तर हजारो राक्षसी मशक्रमा क्षुद्रग वो ग्रोधा दे संगे पुरुष अपना स्वार्थ नुक्ति ने साधत आता अशा प्रकार सरल मार्ग ने व्यवहार कर आपले कार्य साधले काय अथवा न साधले काय त्यामुळे निदान आपल्याकडे तरी दोष येत नाही आपले कार्य सिद्ध होव किंवा न होव सामोपचाराचा त्याग न करणे हीच अनादिसिद्ध नीती असल्यामुळे एखाद्या भ्रमिष्ठाप्रमाणे व्यर्थ आटापिटा करण्यात काय अर्थ आहे हे अर्थीनी तुला आमच्यापासून काही पाहिजे असेल तर तसे मोकळेपणाने सांग म्हणजे तुझे मनोरस पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण आमच्याकडे आलेला याचक कार्य न होता परत गेला असे आजपर्यंत स्वप्नातही घडले नाही अशा प्रकारे त्या मंत्र्याने चातुर्याने केलेले भाषण ऐकून कर्कटी राक्षसी आपल्याशीच मनात विचार करू लागले की ह्या दोघा पराक्रमी पुरुषांचा निर्मळ आचार आणि त्यांचे गंभीर सत्व खरोखर आश्चर्यकारकच आहे हे कोणी सामान्य पुरुष दिसत नाही यांचे भाषण ह्यांच्या मुखावरचे ते ह्यांच्या नेत्रांची प्रसन्नता वगैरे चिन्हे असलेल्या आत्मज्ञानाचे स्वरूप प्रव्यक्त करते। आहे भिन्न भिन्न नद्यांचे प्रवाह संगमाच्या योगाने परस्परात मिसळतात त्याप्रमाणे चित्ते त्यांचे भाषण त्यांच्या चेहऱ्यावरील तेश त्यांची दृष्टी यांच्या योगाने एकत्र होत असतात माझा आशय ह्यांनी ओळखलाय आणि त्यांचा अभिप्राय मला समजलाय अर्थात दो हे दोघे आत्मज्ञान संपन्न असल्यामुळे यांच्यासारख्या अविनाशी पुरुषांचा नाश करणे मला खासच उचित नाही हे स्पष्टच आहे की सतसद्व नाहीसा करणारे आत्मज्ञान असल्याखेरीस मनुष्याच्या ठिकाणची मरणाची भीती नाहीसे होणे केव्हाही शक्य नाही आणि ज्या अर्थी हे माझ्या दरडावण्याने भिदरून गेलेले नाही त्या अर्थी हे पुरुष आत्मज्ञानी आहेत यात मुळे शंका नाही तत्वज्ञानासंबंधाने माझे मनात काही शंका उत्पन्न झाल्या आहेत त्या मी आता ह्यांनाच विचारते म्हणजे झाले कारण प्राज्ञपुरुषाचा समागम झाला असतानाही जे आपल्या संशयाची निवृत्ती करून घेत नाहीत ते केवळ नराधमच हो अशा रीतीने आपल्या मनात विचार केल्यानंतर आपले तत्वज्ञानविषयक प्रश्न विचारायला अवसर मिळावा म्हणून अकाली उत्पन्न झालेल्या कल्पकालाच्या मेघगर्जनेप्रमाणे भासणारे आपले भीषण हास्यावरून ती राक्षसी त्यांच्याशी मधुर भाषण करू लागली राक्षसी म्हणाले हे निष्पाप आणि धैर्यशाली पुरुषानं प्रथम आपण उभयता कोण आहात ते मला सांगा तुमचे आणि माझे आता सख्य झाले आहे कारण मोकळ्या मनाची माणसे एकमेकांना भेटता क्षणी त्यांची परस्परांची मैत्री जमत असते असा नियमच आहे त्यावर मंत्री म्हणाला हे राक्षसी हा किरातंचा राजा असून मी त्याचा मंत्री आहे गुप्त वेष धारण करून या अशा मध्यरात्रीच्या समया हिंडण्यात तुझ्यासारख्या राक्षसीचा आणि हिंस्र भूतांचा निग्रह करणे हे आमचे एक उद्दिष्ट आहे रात्रंदिवस दुष्ट प्राण्यांचा निग्रह करणे हाच तर राजाचा धर्म आहे जे राजे या स्वधर्माचा त्याग करतात ते खरोखर अखेरिश विनाश रुपये बंदशिवाय राहत नाही करकटी म्हणाले अरे राजा तुझा हा मंत्री मोठा दुष्ट आहे आणि असा दुष्ट मंत्री जवळ ठेवणारा राजा हा काही चांगला राजा नव्हे मंत्री होणाऱ्याने चांगला राजा पाहून त्याची त्याचा मंत्री बहावे तसेच राजाने सुद्धा चांगल्याच मंत्र्याची निवडूक करावी प्रथमता चांगला विचार करून राजाने योग्य मंत्री योजना करावी तो राजा ही श्रेष्ठतेला पोचतो कारण जसा राजा तशी प्रजा असा निमच है राजा ही लक्षा कि सर्व ज्ञा अधान श्रेष्ठ है ज्यादा ठिकाण्याल तो, तो राजा योग्य होय तसे ज्याला अध्यात्म ज्ञान तो मंत्री हाच खरोखर योग्य मंत्रवेता हो प्रभुत्व हे समदृष्टीपासून निर्माण होते आणि समदृष्टी ही राजविद्येच्या योगाने प्राप्त होत असते अर्थात ही राजविद्या जो जाणत नाही तो खरा राजा नव्हे आणि त्याचा तो मंत्रीही खरा नव्हे हे पहा तुम्ही दोघे अध्यात्म ज्ञान वेते तर तुमचे कल्याण होईल परंतु तसे नसेल तर प्रजापालन करायला तुम्ही अयोग्य ठरल्यामुळे मी तुम्हाला दोघांनाही आता खाऊन टाकेन तुम्ही जर ज्ञानी असाल तर पित्याला प्रिय असणाऱ्या बालकाप्रमाणे मी तुमच्यावर प्रेम करेन परंतु तसे नसेल तर मात्र तुमची शंभर वर्षे भरलीस म्हणून समजा माझ्या हातून जिवंत सुटून जाण्याचा एकच एक उपाय आहे तो असा की मी जे प्रश्न आता तुम्हाला विचारणार आहे त्यांची तुम्ही उभय विचारपूर्वक उत्तरे दिली पाहिजे हे राजा माझ्या प्रश्नांचा तू व्यवस्थित उलगडा कर किंवा हे मंत्री तू जरी माझ्या प्रश्नांची उत्तरे दिलीस तरी चालतील मी तुमच्यापासून काही मागावे अशी इच्छा तुम्ही प्रदर्शित केली होती तेव्हा तुम्ही मला काही देणार असाल तर माझ्या या प्रश्नांची उत्तरे द्या म्हणजे मला मागशील ते देतो असे प्रथम आश्वासन देऊन ते मोडाल तर ते योग्य नव्हे कारण जो मनुष्य आपल्या प्रतिज्ञेचे पालन करत नाही असा कोणताही मनुष्य आत्मक्षयरूपी दोषाला पात्र होतोच इथे श्री वाशिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे असतील ते निशंकपणे विचार असा शब्दात अनुज्ञा दिल्यावर त्या राक्षसीने प्रश्न विचारण्यास आरंभ केला तिने विचारलेले सर्व प्रश्न आता लक्षपूर्वक ऐक त्या कर्कटीचे बहात्तर प्रश्न असे समुद्र एक समुद्रापासून अनेक बुडबुडे उत्पन्न होतात आणि ते पुन्हा समुद्रातच विलीन होतात त्याप्रमाणे वस्तुत अणू पासून ही कोट्यवधी ब्रह्मांडे उत्पन्न होतात आणि पुन्हा त्यात लीन होतात दोन सत्तेलाही सत्ता देणारा कोण आहे तीन आकाश असून अनाकाश काय आहे चार काहीच नसून काही असणारे काय आहे पाच सुवर्णाने जणू अलंकार निर्माण करावे त्याप्रमाणे द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी कोणी उत्पन्न केली सहा तमोरूप आणि स्वयंप्रकाश असा अणू कोणता सात कोणता अणू आहे आणि नाही आठ सर्वच असून काहीच नाही असा कोण जगदरूपी रत्नाचा कोश कोणता दहा जग हा कोणत्या मण्याचा कोश आहे अकरा डेक्कालाने अनवचिन अशा कोणत्या एका सद्रुप तत्वापासून हे असद्रूप जग उत्पन्न झाले आहे बारा कोणता मी तू झाला आहेस तेरा कोणता तू मी झालो आहे चौदा जात असताना कोण जात नाही 15. स्थिर नसताना कोण स्थिर आहे सोळा चेतन असूनही पाषाणासारखा कोण आहे सतरा आकाशात विचित्र चमत्कार कोण करतो। करतोत्वाचा त्याग न करता दाह न करणारा अग्नी कोणता एकोणीस अग्नि नसलेल्या कोणापासून निरंतर अग्नि उत्पन्न होत असतो वीस चंद्र सूर्य तारे यापैकी काही नसूनही नित्य प्रकाशक कोण आहे एकवीस नेत्राधिकांना अलभ्याशा कोणापासून प्रकाशाची प्रवृत्ती होते 12. लता, गुल्म अंकुर तसेच दात्यंध आणि नेत्रविरहित असे प्राणी यांचा उत्कृष्ट प्रकाशक कोण तेवीस आकाशाधिकांचा जनक कोण 24. कोणता अणू दूर असून जवळ आहे पंचवीस अणुपासून अणु असून पर्वताप्रमाणे अपरक्ष कोण कौन? सव्वीस कल्प आहे सत्तावीस कोणता कल्पच निमेश आहे 28. प्रत्यक्ष असून असद्रतीस चेतन असून अचेतन काय तीस द्वैत असूनही ते पाण्याच्या द्रवतेप्रमाणे कशापासून निराळे नाही एकतीस बीजात असलेल्या वृक्षाप्रमाणे आपल्या ठिकाणी जग धारण करून कोण राहतो आहे? 33. कोणता शब्द अशब्द आहे 34. अहम आहे आणि नाही असे काय 35. शेकडो प्रयत्नाने काय प्राप्य आहे 36. प्राप्त होऊ नही काहीच प्राप्त होत नाही असे काय सदतीस प्रयत्नाने जर काही प्राप्त होण्यासारखे नाही तर स्वस्थ बसण्यास काय हरकत आहे आपल्या मध्ये पाहतो चाळीस कोणता अणू त्रिभुवनाला तृणवत लेखतो एकेचाळीस कोणत्या अणुने शेकडो योजने प्रदेश व्यापून टाकला आहे बेचाळीस कोणता अणू शेकडो योजना योजनामध्येही सामावला जात नाही अणूच्या प्रेरणेने जगदरूपी बालिका नृत्य करतेस कोणत्या अणूच्या उदरात मोठमोठाले पर्वत समुदाय राहतात पंचेचाळीस अणुत्वाचा त्याग न करताही कोणता अणू मेरू पर्वतापेक्षाही स्थूल असतो सेहेचाळीस केसांच्या आग्राच्या सहस्रांशा एवढा कोणता अणु आहे आणि तरीही तो पर्वतासारखा स्थूल आहे काय पर्वतासारखा कोणता अणु केसांच्या प्रकाश आणि अंधकार यांना प्रकाशित करणारा अणुरूपी दीप कोणता एकोणपन्नास कोणत्या अणूच्या उदरात सर्व विषय साठवल्या गेल्या आहेत पन्ना अणु स्वता रसशून्य 51. सर्व जगाचा जगह सर्व जगह धारण करतेमर्थाशा को सर्व जग आदित त्रेपन प्रलया तिरोहित हो सत्ते भोपन निर्ववया, निर्ववया, हजारो नेत्रादी अवयवाने संपन्न असतो आणि कोणता अणू कोट्य कल्प आणि महाकल्प होतो पंचावन्न बीजातील वृक्षाप्रमाणे कोणत्या अणूमध्ये विश्वे राहतात छप्पन प्रलयकाली जगदरूपी बीजे अव्यक्त असून सृष्टीकाली व्यक्त दिसत असताना सुद्धा कोणाच्या ठिकाणी अंतर्गत असलेल्या वृक्षाप्रमाणे कोणत्या निमेशात कल्प असतो अठ्ठावन्न कारण आणि कर्तृत्व यांचा आश्रय न करता कोण क्रिया करत्र रहित असून सुद्धा कोणता द्रष्टा भोग्य वस्तू निर्माण करून दृश्याला पाहता पाहता स्वतः आपल्याला योगाने सर्व दृश्य बाधित झाले म्हणजे आपल्या आत्म्याला अखंडित पाहणारा कोण पुढे दृश्य पाहत नाही एकसष्ट द्रष्टा दर्शन आणि दृश्य यांना कोण प्रत्यक्ष भासवितो बासष्ट समुद्रावरील लाटांप्रमाणे कोणापासून जग पृथक नाही त्रेस समुद्रा लहरी प्रमाण द्वंद बीजा मधी वृक्षा प्रमाण को नित्य सम्वा जगत आहे। जार है सहासग न करता अनुदित असताही कोण उदित होतो सदुसष्ट कोणते बीज क्षणात वृक्ष बनते आणि कोणता वृक्ष क्षणात बीज होतो अडुसष्ट कोणाच्या अपेक्षेने महामेरू बी संतु बनतो एकोणसत्तर कोणत्या अणूमध्ये मेरू मांदार आदी पर्वत राहतात सत्तर हे नानाविध जग कोणी विस्तारले आहे पर, आधारा तू भाषण करोसूं दर्शन स्थिति राजा मनापन्न सर्व प्रश्न मी तुझापु मानले है आता वृत्तिरूपी चंद्रा आ संशय रूपी आवरण तुझा कडित हो हे राजा आपल्यापुढे कोणी संशय व्यक्त केला असताना जो त्याचा समूळ उच्छेद करत नाही असा पुरुष पंडित या पदवीला केव्हाच पात्र होत नाही अहो बुद्धिमंतनो क्रमाक्रमाने मी आपला संशय तुमच्या पुढे व्यक्त केला आहे तुम्हाला जर त्याचे निरसन करता येत नसेल तर आताच एका क्षणात आपल्या जठराग मी तुम्हा दोघांची आहुती देईन इतकेच नव्हे तर तुमच्या देशातील सर्व लोकांना खाऊन टाकेल आणि आपल्या विस्तीर्ण उदराची तृप्ती करून घेईन परंतु माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊन तू तु, तु, तु, तुम्हाला दोघांचा आणि आपल्या प्रजाजनांचा जीव वाचवावास। हे राजा तू सुखाने राज्याचा उपभोग घ्यावास अशी माझी मनापासून इच्छा आहे तरी राजा तुमच्याकडून माझ्या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यामुळे मी तुम्हाला खाऊन टाकले तर त्यात बिलकुल अन्याय नाही यदा कदाचित तुला सोडून दिला तरी देखील अनात्महत्येमुळे तुझ्या कपाळी शेवटी नरक ठेवलेलाच आहे कारण अनात्मज लोकांच्या भोगलपटते भाषण करून ती निशाचरी राक्षसी स्तब्ध झाली रामा बाह्यता ती राक्षसी अत्यंत भेसूर दिसत होती तरी अंतर्यामे ती शरद ऋतूतील हो अभ्रमंडलाप्रमाणे अत्यंत निर्मल दिसत होती इतिश्री वाशिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग एकोणऐशी म्हणाले रामा महारात्री त्या महारण्यात महाराक्ष कन्याने महाप्रश्न विचारले तेव्हा राजाचा तो महामंत्री त्याची उत्तरे देऊ लागला मंत्री म्हणाला मेघाप्रमाणे दिसणाऱ्या कृष्णवर्ण राक्षसी सिंह या माजलेल्या हत्तीचे विदारण करतो त्याप्रमाणे मी तुझ्या सर्व प्रश्नांचा आता भेद करतो मी तुझ्या प्रश्नांची अनुक्रमाने उत्तरे देतो आहे ती नीट ऐक तू जे निरनिराळे प्रश्न विचारलेस ते परमात्म्या संबंधाने असून त्यावरून हे कमले क्षणेचा मार्मिकपणा व्यक्त होतोय तो परमात्मा चिन्मात्र आणि आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे त्याचे स्वरूप अनिर्वचनीय आहे तो इंद्रियाधिकाने जाणता येण्यासारखा नाही यामुळे त्याला अणु ही संज्ञा प्राप्त झालीय आता तुझ्या प्रश्नांची उत्तरे देतो एक ज्याप्रमाणे बीजाच्या अंतरयामी वृक्ष असतो त्याप्रमाणे ह्या परमचिदणू मध्ये सदसद रुपाने भासणारी जगे असतात आणि ती समुद्रामधील असंख्य बुडबुड्याप्रमाणे स्फुरण पावतात आणि त्यामध्येच लीनही होतात दोन तो सदरूप परमात्मा सर्वात्मक असल्यामुळे त्याच्या सांकल्पिक सर्व सर्व वस्तूंना सत्ता आलेली आहे तीन बाह्य विषयाने शून्य असल्यामुळे तो आकाश आहे, परंतु चिद्रूपन्गते हैं सर्वत्मा साक्षात्कार शिलक रह पांच ज्याप्रमा सुवर्णापस अलंकारादी निर्माण होता एक चिदणुपास द्रष्टा दृश्य दर्शन वगैरे अनेक त्रिपुटी उत्पन्न होतात परंतु सुवर्णामधील अलंकार असत्य असतात त्याप्रमाणेच या सर्व त्रिपुटीही परमार्थ सत्य नाहीत सहा हा अणूच परमाकाश असून अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे दुर्बोध झाला आहे तो जरी सर्वात्मक तरी मन आणि पंचनानेंद्रिय यांना तो अगोचर असल्यामुळे तमोरूप आहे असे वाटते सात तो चिदणू सर्वात्मक असल्यामुळे शून्य आहे असे केव्हाही म्हणता येणार नाही आत्मा आहे आणि नाही असे बोलून दाखवणारा आणि चिंतन करणारा पुरुष हा आत्मच असल्यामुळे तो शून्य आहे करड्यामध्ये झाकून ठेवलेला कापूर सुगंध रूपाने अनुभवास त्याचप्रमाणे प्रत्येकात्म रूपाने जरी तो तिरोहित झालेला असला तरी विषय रूपाने तो परमात्मा अनुभवाला येतच असतो सारंश कोणत्याही रीतीने पाहिले तरी परमात्मा हा शून्य आहे असे केव्हाच ठरणार नाही आठ मनाच्या योगाने भासमान होणारे सर्व नामरूपात्मक जगत तो चिदणूच आहे परंतु तो स्वरूपतच इंद्रियात असल्यामुळे निर्मल असणारा परमात्मा हे विश्वासणे शक्य नाही नऊ सर्व वस्तूंची आपल्या ठिकाणी कल्पना करता येत असल्यामुळे वस्तुत तो चिदणू एक असूनही अनेक झाला आहे हे जग तोच धारण करतो अर्थात अणुत्वाचा त्याग न करता तोच जगताचा कोश बनला आहे 10. जगत हाच त्या चिद्रूप अणुचा कोश आहे प्रमाता प्रमाण आणि प्रमेय यांच्या रूपाने भासणारे जगत केवळ परमात्म्याच्या ठिकाणी नाही परंतु तोच परमात्मा सर्व जगामध्ये सर्व रूपाने स्फुरण पावतो जेव्हा तो जगदरूपी करंडकाच्या रुपाने व्यक्त होतो तेव्हा तोच स्वतः त्या करंड्यातील मणी बनतो अकरा त्या परमात्म्याच्या समष्टी चित्तरूप महासमुद्रामध्ये असत त्रिवन रुपी लहान लहान लहरी भासमान होतात पाण्यामधील द्रवत्व धर्मामुळे त्यामध्ये भोवरे दिसू लागतात त्यामुळे त्याप्रमाणे व्य जीवांच्या प्रज्ञा त्या समष्टी चित्ता मध्ये तो चिदणू चित्त इंद्रिय यांना अलभ्य असल्यामुळे तो शून्यासारखा भासवेदने आकाशासारखा आहे तरीही शून्य नाही बारा अद्वैत ज्ञानामुळे तो परमात्मा मीच तू आहेस परंतु वस्तुत तू तो आणि मी ह्यापैकी कोणीच उत्पन्न झालेले नाही शिवाय हे ज्ञान म्हणजे बोधाची सीमा चोर तेरा परमात्म परमात्मा बोधामुळे तू परमात्माच आहेस अर्थात तूच मी आहेस आता वास्तवी पाहू तर तू आणि मी इत्यादी रूपाने चालणारा सर्व व्यवहार ज्ञानाने घेळून टाकल्यामुळे परमार्था तू नाहीस मी नाही किंवा हे सर्व स्वतः मीच आहे चौदा हा अणु शेकडो योजने जात असतानाही वास्तविक मुळीच जात नाही कारण शेकडो योजनांचे अंतरही केवळ त्याची कल्पना असून ती अणूच्या उदरामध्येच आहे त्याच्या स्वसत्तारूपी आकाशकोषामध्ये आकाश देश आणि काल स्थित असल्यामुळे हा गेलेला असला तरी वास्तविक तो जात नाही आणि आलेला असला तरी तो कधी येतही नाही पंधरा स्थिर नसताही तो अणू स्थिर आहे जेथे जायचे आहे ते स्थल जर आपल्याच शरीरामध्ये असेल तर कोण आणि कोठे जाणार आपल्या स्तनाला चिकटलेले बालक दूर कोठे तरी आहे असे समजून त्याच्या हिताचा शोध करावे जाईल काय ज्याला ज्या देशाला जायचे आहे तो देश आणि त्यामधील अंतर हे जर आपल्या असेल तर कोण कोठे आणि कसा जाणार ज्याप्रमाणे कुंभाचे स्थलांतर झाले तरी त्यामधील आकाश दूर कोठे जात नाही येत नाही त्याप्रमाणे सर्व आत्म्याची स्थिती आहे सोळा ज्या अर्थी चेतनाची चित्तता आणि जडाची स्थळा ही दोन्ही त्या स्वानुभव रूपी आत्म्यामध्येच आहेत त्या अर्थी अविवेकामुळे जड आणि चेतन ही दोन्ही रूपे तोच होतो हे राक्षसी तुझ्या प्रश्नाचा अर्थ कोणता चेतन पाषाणाप्रमाणे घनरूप आहे असा केला तरी हेच म्हणणे अपरिहार्य ठरते की एकमेव आणि चिद्रूप आत्मा चेतन आणि पाषाण यांची सत्ता असल्यामुळे हा चेतन आत्माच पाषाणाप्रमाणे घन आहे अनादि आणि अनंत अशा चिदाकाशात चिनात्र अशा परमात्म्याने त्रिभुवनाचे विचित्र चित्र काढलेले परंतु मिथ्या असल्यामुळे ते वास्तविक कोणीच काढलेले असणे शक्य नाही अर्थात ते काढले नसतानाच काढल्यासारखे भासत आहे त्या परमात्म्याच्या संविदेमुळेच अग्निलाही सत्ता प्राप्त झाली आहे परंतु स्वतः परमात्मा सर्व व्यापी असल्यामुळे आपल्या अग्नित्वाचा त्याग न करता तो कोणालाच जाळत नाही आता हेही खरेच की तो जरी कोणाला जाळत नाही तर एवढ्यामुळेच तो सर्व नाही असे म्हणता येणार नाही कारण अग्निप्रमाणे जगातील द्रव्यांचा तो प्रकाशक आहे एकोणीस स्वयंप्रकाश अत्यंत ते तेजस्वी आणि आकाशाहूने निर्मळ अशा पर चैतन्य रूपी दैद्यपासम स्वयं प्रकाश किशक है तो चिद्रूप्ला महाकल्पांत मेघवृष्टि ही नष्ट हो एक हा परम्मा नेत्र अलभ्य अदयृह दीप सर्व सत्ताप्रद आणि अनंत असल्याच्या योगाने त्यांना परमप्रकाश ही संज्ञा प्राप्त झाली आहे मनासहित सहा अगोचर इंद्रिया अगोचर अशा या परमप्रकाशापासून अहंकाराची प्रवृत्ती होते अर्थात देह इंद्रिये आणि विषय यांच्या ठिकाणी जी दृश्यता आलेली आहे ती ह्या परमात्म्या आलेली आहे बावीस लता गुलमा अंकुर तसेच इंद्रियरहित प्राणी वृद्धि पोषण परम सानिध्या प्रकाशक है असे सिद्ध होते। काल, आकाश, जगत संवेदने में अर्थात जगता स्वामी करता पिता भोक्ता दुसरा को नहीं चोवीस इंद्रिया का अलभ्यू तो चिदणू दूर झालेला आहे परंतु चिद्रूप असल्यामुळे तो अतिशय जवळ आहे 25. अहम रूपाने सर्वांच्या ठिकाणी त्याची संवेदना असल्यामुळे अणू असूनही तो पर्वताप्रमाणे प्रत्यक्ष आहे आपल्याला हे जे जगत भासते ती त्या चिदणूची कल्पनाच आहे ही कल्पना सुद्धा त्या अणूमध्येच असल्यामुळे पर्वत सत्य नाहीत सव्वीस निमेषाच्या भाषालाच निमेष म्हणतात आणि कल्पाच्या भाषाला अनेक योजने दूर असलेले नगर ज्याप्रमाणे मनामध्येच भासमान होते त्याप्रमाणे अनेक कल्पामध्ये होणाऱ्या क्रिया एका निमेषातच भासमान होतात त्यामध्ये आश्चर्य असे काहीच नाही ज्याप्रमाणे एखाद्या निर्मन आरशात मोठ्या थोरल्या नगराचा विकास होतो त्याचप्रमाणे पर्वत नगरे योजने द्वैत ऐक्य वगैरे कल्पनाही सत्य कशा असणार मी पूर्वी अमुक केले तमुक केले नाही अशा प्रकारच्या कल्पना ज्या बुद्धीमध्ये निर्माण होतात त्या स्वप्नातील कल्पनेप्रमाणे निवड भ्रामक होत दुखाचा काल हा अतिशय दीर्घ भासो पण सुखाचा आहे अशी रात्र हरिश्चंद्र राजाला बारा वर्षाप्रमाणे भासली सुवर्णाच्या ठिकाणी कटकादी भाव प्रतिभासिक असतो त्याचप्रमाणे चैतन्यामध्ये चित्तवृत्तीमुळे होणारा सत्यासत्य निश्चय हा ही निव्वळ प्रतिभाषिक आहे वस्तुत निमेष नहीं कल्प नहीं जवर नहीं दूर नहीं तो निरनिरा वस्तु चिदणू की प्रतिभा प्रकाश अंधकार दूर जवर क्षण कल्प हद व्यवहार दृष्टि भेद दिता परंतु तत्व दृष्टिया चैतन्य देह हे हो, यहाँ सर्व कल्पना अभेद रूप है अठावी कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांना विषय ग्रहणाचे सामर्थ्य देणारा आत्मात असल्यामुळे विषय रुपाने तो प्रत्यक्ष आहे परंतु तो स्वतः सर्व इंद्रियांच्या अतीत असल्यामुळे अप्रत्यक्ष आहे दृश्य विषयांच्या रूपानेही आत्मात स्थित असल्यामुळे तोच खरा प्रत्यक्ष अर्थात सद्रुप आहे जोपर्यंत अलंकाराची भावना आहे तोपर्यंत सुवर्णाची कल्पना अस्तंगतच असते याच न्यायाने जोपर्यंत दृश्य जगाय खरे आहे तोपर्यंत जगताच्या ब्रम्हचा अनुभव येणे शक्य नाही ज्याप्रमाणे कड्याची कल्पना केली नाही किंवा कडे ह्या दृष्टीने जोपर्यंत सुवर्णाकडे पाहिले नाही तोपर्यंत कड्याच्या रूपाने सुवर्णच अनुभवाला येत असते त्याचप्रमाणे जगत कल्पनेच्या अभावी केवळ निर्मल आणि शुद्ध असे ब्रह्मच जगदरूपाने अनुभवास येते सारांश चिदेकर रस ब्रह्मच सर्वात्मक असल्यामुळे ते सदरूप आहे परंतु ते दुर्लक्ष असल्यामुळे असद्रूप सद, चेतनात्मक असल्यामुळे तो परमात्मा चेतन आहे परंतु असल्यामुळे अचित अचेतन आहे चित चमत्कार प्रतिभासात्मक वाऱ्याने हलणाऱ्या वृक्षाप्रमाणे अस्थिर अशा या जगात चैतन्याचा आश्रय आणि त्या आश्रयाने राहणारे विषय यांच्या कल्पना वस्तुत संभवणार तरी कशा ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रखर प्रकाशाचा भास म्हणजे मृग जळ त्याप्रमाणे ओतप्रोत भरलेल्या अद्वैत तत्वाचा भास म्हणजे जग होय ज्याप्रमाणे आकाशामध्ये सूर्यकिरणांच्या योगाने भासमान होणाऱ्या सुवर्णाचे अस्तित्व आणि नास्तित्व ही दोन्ही काल्पनिकच असतात त्याप्रमाणे जगताचे अस्तित्व आणि नास्तित्व या दोन्ही कल्पना भ्रामक आहेत सूर्यकिरणांच्या योगाने आकाशात सुवर्ण भासते त्याप्रमाणे मायेमुळे ब्रह्मामध्ये जग भासते परंतु चैतन्याचा आश्रय आणि त्याच्या आश्रयाने असणारे विषय या कल्पना संभवणार तरी कशा मद्धे मद्धे या अविद्यायम है।, है तो पर्यत जगता सत्यत्ते पर ज्ञान जगत भ्रमा का निराश हो पर ब्रम्मा साक्षात्कार स्वरूप अभ्यास मुख्य ज्यादा आत्म्या सर्वत्र दर्शन आहे, अशा पुरुषाला आकाशन गंधर्व नगर खरे भारत आकाश भिन्न है अगर गवतापर्यत जेद भाजपा अविद्य मु भूर स्वरूप यथार्थ ज्ञान किरणा भे प्रभापिंड मिथ्याप्रेस ब्रह्मानुभव झाल्यानंतर चिदाकाशामध्ये भासमान होणारे आहेत असा अनुभव येतो ज्याप्रमाणे वृक्षपासून निराळा भासत असला तरी तो वास्तविक निरा किंवा पाण्याची द्रवता पाण्याहून भिन्न भासली तरी ती जशी भिन्न नसते त्याप्रमाणे चैतन्याच्या चमत्कारामुळे भासणारे जव त्याच्यावर भिन्न दिसत असले तरी ते त्याच्यावर भिन्न नाही कारण प्रभा परम्त्मक धारण करते आकाशात एक रूप ब्रम्म है पृथक भूत अशा असंख्य जगान धारण करते बीजा मध्य वृक्षा एक रूपता ब्रह्म मध्य स्थित जगह स्थिति चिद्रूप हे राक्षसी ह्या जगात जीवाच्या कल्पनेला जे जे काही गोचर होते ते ते सर्व शांत निर्विकार अज एक आदी मध्यरहित निर्दवंद्व निर्विषय अत्यंत निर्मल असे ब्रह्मच स्थित असून ते जगदरूपाने भासमान होत आहे इतिश्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग ऐंशी